पुस्तक भगवान बुद्धनी आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग तिसरा बौद्ध जीवन मार्ग 1. सत असत आणि शुभ कार्य करीत रहा, अशुभ कर्म सहयोगी बनू नका पाप कर्म करू नका दोन हा बौद्ध जीवन मार्ग आहे तीन माणसाने एकदा शुभकर्म केले की परत परत शुभकर्म करीत राहिले पाहिजे शुभकर्म इतके अविरत करीत रहावे की त्या योगे अंतकर्णातील सर्व इच्छाही शुभकर्माकडे लागाव्यात शुभकर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे चार शुभ कार्य करणे मला साधणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने पात्र भरते थोड्या थोड्या शुभकर्माने शुभकर्म वाढत राहते पाच जे केल्यानंतर खंत खेद वाटत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते, ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे सहा जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले असे समजावे सात जर मनुष्य शुभकर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे त्यात आनंद वा। शुभकर्माचा संचय आनंदकारक असतो आठ जोपर्यंत शुभकर्माला परिपक्कता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात परंतु त्यांचे शुभकार्य परिपक्क झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात 9. हे मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्मासंबंधी कधीच बोलू नये थेंब थेम, -थेम पडून पात्र भरते सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभकर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो दहा चंदन धूप कमळ मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा सदाचाराचा सुगंध अधिक असतो अकरा धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो 12. अशुभ हेक क्षुद्र समजू नका ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने भांडे भरते थोडे थोडे अशुभ घडता ते वाढत राहते तेरा ज्याच्या योगाने मागवून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही चौदा जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या मागून, गाडीचे चाग धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते 15. पापाला अनुसरू नका या बाबतीत अनवधाने राहू नका मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका सोळा दुर्विचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होते सतरा जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू रहावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट 18. पाप कर्म करणाऱ्या सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्की झाली नाही तोपर्यंत सुख दिसत राहते परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्क होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही एकोणीस अशुभ येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये थेंबा थेंबाने भांडे भरते अगदी अल्प अल्पदृष्ट्य करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो 20. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभकर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी जर माणूस शुभकर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते एकवीस माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये पापाची वाढ ही दुःखकारक होते बावीस कुशलकर्म करीत जा अकुशलकर्म करू नका कुशल कुशलकर्म करणारे इहे लोके धन्यता पावतात तेवीस कामुकतेने दुःख निपसते कामुकतेने भय निपसते कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो चोवीस भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे दुःख आहे हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते पंचवीस ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वपोषित पापकर्त्याचा नाश करते सव्वीस ज्याप्रमाणे वृक्षाला वेळणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचवितो 27. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात दोन लोभ आणि तृष्णा लोभ व तृष्णा यांच्या आरी जाऊ नका 2. त्यांच्या आरी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे 3. धनाचा सारका वर्षा होत राईला, तरी कामना शमत नाही सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे 4. जो स्वरलोकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही जो तृष्णेचा क्षय करण्यास सदैव रत असतो तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय पाच लोभातून दुःख उत्पन्न होते लोभातून भय निर्माण होते लोभातून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते सहा तृष्णेतून दुःख उत्पन्न होते तृष्णेपासून भय निर्माण होते तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते सात जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यान ध्यानचिंतनात काय व्यथित करणाराचा द्वेष करू लागतो आठ जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशा संबंधीही आसक्ती ठेऊ नये ज्यांना कोणतीही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात नऊ कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही दहा आसक्तीमुळे दुःख आणि भयही उत्पन्न होतात जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही अकरा कामुक्तेपासून दुःख उत्पन्न होत कामुक्तेपासून भय उत्पन्न होते जो कामुक्तेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही बारा लोभापासून दुःख उत्पन्न होते लोभापासून भय उत्पन्न होते जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही तेरा जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात चौदा पुष्कळ दिवस प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त मित्र आणि हित्येशी स्वागत करतात पंधरा त्याप्रमाणे या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यातत्म्याचे सत्कर्म आपतेष्टांप्रमाणे त्याचे स्वागत करते तीन क्लेश आणि द्वेष एक कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेष भावना बाळगू नका दोन हा बौद्ध जीवन आहे तीन ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चापकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे चार श्रद्धा शील वीर्य समाधी सत्यशोध विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरुकता यांच्या योगाने महान दुखाचा अंत करा पाच क्षमा परमतप आहे निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवचित खरा श्रवण होऊ शकत नाही सहा कोणाची निंदा न करणे कोणालाही क्लेश न देणे व पाती मोक्षाच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे सात स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका आठ जो स्वतः सुखाच्या शोधात आहे त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल नऊ विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक मुण आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे दहा जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते अकरा जो क्षमारुप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध शांत संयद आणि शुद्धचरणी आहे जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण भिक्कू होय बारा चापकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे काय तेरा जर माणसाने निरुपद्रवी शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावर येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या, त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो चार क्रोध आणि वैर एक मनात क्रोध भावना ठेवू नका वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका दोन हा बौद्ध जीवन मार्ग आहे तीन क्रोधाग्निक शमन करा चार तो मला अपशब्द बोलता त्याने मला वाईट रितीने वागविले त्याने माझ्यावर कुरघोडी केली मला लुवाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याला क्रोधाविकार कधीही शमत नाही पाच ज्याच्या मनात असे विचार उठत नाही त्याचा क्रोध शांत झालेला असतो सहा शत्रुशत्रूच्या वाईटावर द्वेष्टाद्वारच्या वाईटावर टपलेला असतो सात माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे अ असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे आठ खरे बोलावे रागावू नये मागितल्यानंतर थोडी तरी द्यावे 9. क्रोध सोडावा अभिमानाचा त्याग करावा सर्व बंधनांवर जय मिळवावा एनेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिगयी दुःख भोगत नाही दहा वाढत्या क्रोधाला जो बहकलेला रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो बाकीचे नुसते लगाम धनारेच आहेत अकरा ज्यामुळे वैर वाढते पराजित मनुष्य दुखात मग्न होऊन बसतो परंतु ज्याने जयापजयाच्या पर कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो बारा कामागणीसारखा अग्नि नाही आणि द्विषासारखे दुर्दैव नाही उपादान स्कंदासारखे दुःख नाही निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही तेरा वैराणे वैर कधीही शांत होत नाही अवैराणे शांत होते हा सनातन धर्म आहे पाच मनुष्य मन आणि मनोमल एक मन घडविते तसा मनुष्य होतो 2. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय 3. बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे 4. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान आहेत पाच मनुष्य जर दुष्टचित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते त्याप्रमाणे दुःख अशा अदुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते सहा मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबर असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्याबरोबर राहते सात मन हे ओढाळ चंचल दुर्निवार व दुर्धर आहे बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो आठ पाण्याबाहेर काढलेली मासोई ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तवडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते 9. ज्याचा विग्रह करणे फार कठीण आहे जे फार चंचल आहे जे सदैव सुखासाठी वखफुकलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे कारण दमन गेलेले मन फार सुखदायक असते 10. तू आपल्या स्वतःला एक द्वीप बेट बनव परिश्रमाने चित्त मळण्यायसा होईल दोषेरेत झाल्यावर तू दिव्यभूमीला पोहोचशील अकरा ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हिन कनाकनाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मा, थोडा थोडा नायसा करतो बारा लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते तेरा सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक भिक्कून या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा चौदा जो मनुष्य कव्यासारखज का है उच्चापति करना, करना है अपमान करना है बेछूट है नीच है अशा मनसाला जीवन सुकर है 15. परंतु जो विनम्र है पवित्र अपवित्र विचार करतो, अनासक्त है शांत है निर्मल है अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठिन है सोला जो हिंसा करतेभाषण करते जो न दिल्ली हिरावन घतो जो पदरागमन करो सत्रह जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो तो मनुष्य इह लोकी आपले थडगे खो अठरा माणसा हे लक्षात ठेव सयण विनाची स्थिती चांगली नव्हे लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुखात लोटणार नाही याची काळजी घे एकोणीस जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही वीस परंतु ज्याच्या मनातून या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते 21. कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंडा नाही बावीस परदोष हे सहज दिसतात परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाकडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाकडीत असतो परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपेशी फासा लपवून ठेवतो हो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो तेवीस जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो त्याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकाराच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो चोवीस पापापासून दूर रहा, पुण्य करीत रहा स्वतःचे विचार शुद्ध करीत रहा, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे सहा आपण आणि आत्मविजय एक जर स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा आत्मविजय परिपाठ ठेवावा दोन हा बौद्धजीवन मार्ग आहे तीन मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा सरका स्वामी मिळणे कठीण 4. जो मूर्ख मनुष्य अह आर्य शिलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरोच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते पाच आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो आपणच पापाचा त्याग करतो आपणच आपल्याला शुद्ध करतो शुद्धी आणि अशुद्धी या स्वतःवरच अवलंबून असतात कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही सहा जो केवळ सुखोपभोगासाठी हपापलेला आहे जो असंयमित खादाड आळशीनी दुबळा आहे तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे सात ज्याच्या ठिकाणी भोग लालसा नाही ज्याने इंद्रियदमन केलेले आहे जो खाण्यात नेमस्त असतो जो विश्वासाह हो बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्र काय पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही आठ जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे नऊ प्रथम स्वतःची सन्मागावर स्थापना करावी मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शाळण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये दहा स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो अकरा स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूदंड भरावा लागतो माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही बारा युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवितो तोच परमवीर होय तेरा प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शाळा या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये चौदा स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामीत्व गाजवणारा होऊ शकतो पंधरा मनुष्य हा स्वतः स्वतःचा संरक्षक असतो त्याला दुसरा कोण संरक्षक असणार जो स्वतः स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे सोळा जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले हो पाहिजे सतरा स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करतो तेते दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही अठरा मनुष्य हा स्वतःचा संरक्षक असतो त्याला दुसरा कोण संरक्षक असणार जो स्वतः स्वतःचे संरक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे सात प्रज्ञा न्याय आणि सत्संगती एक बुद्धिमान व्हा न्यायी व्हा आणि सत्संगती धरा दोन हा बौद्ध जीवन मार्ग आहे तीन जो मनुष्य काय वर्ज करावे हे तुम्हाला दाखवितो तो, तो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाक्ताडन करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून ज्याप्रमाणे गुप्तदन दाखविणाऱ्या माणसामागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा अशा सत्पुरुषांचे अनुयायीत्व तु, तुमचे वाईट करणार नाही भले करील जो चुकल्यास राग भरतो जो शिकवतो अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो तो सुजनांना प्रिय आणि दुजनांना अप्रिय वाटतो पाच पापी आणि निषमनुष्याची संगत करू नका सदाचारी पुरुषाची मैत्री करा श्रेष्ठ पुरुषाची मैत्री करा सहा जो धर्मामृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते सज्जन श्रेष्ठ पुरुषाने उपदेशलेल्या धर्माचे आनंद पावतात सात पाटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो बाणकार बाणाला नीट वळवितो सुतार लाकडाच्या ओंडग्याला वळण देतो त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात आठ ज्याप्रमाणे भरभक्कम कातळ हा वाराणे कंप पावत नाही त्याप्रमाणे शहाणी मानसे निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाही नऊ ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते त्याप्रमाणे धम्म श्रवणानंतर शहाणी माणसे शांत गंभीर बनतात दहा सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात ते इच्छा तृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात सुखाचा स्पर्श हो अथवा दुखाचा स्पर्श हो ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेने पछाडलेले दिसत नाहीत अकरा जोपर्यंत पापाचा गडा भरलेला नाही तोपर्यंत माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते परंतु जेव्हा पाप पक्क होते तेव्हा मूर्ख माणसाला दुःखात बुडून जावे लागते बारा मूर्ख मनुष्याला आपण पाप केव्हा करीत आहोत हे कळत नाही परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्या दुष्कृत्याने अग्निप्रमाणे जळत असतो तेरा जो जागा आहे त्याला रात्र प्रदीर्घ वाटते जो थकलेला आहे त्यात एक मैलाचाही पल्ला लांब रचक वाटतो ज्याला धर्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते चौदा जीवन प्रवाशाला स्वतहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकलेपणानेच प्रवास करावा परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये पंधरा ही माझी दौलत हे माझे पुत्र या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पिडा होत असते तो स्वतःचा स्वामी नसतो तर मग स्वतःच्या दौलतीचा आणि पुत्रांचा स्वामी तो कसा होणार सोळा मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्याप्रमाणात तो शहाणा त्या असतो परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखर पुरा मूर्ख होय सतरा मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी ज्याप्रमाणे ला पळीला आमडीची चौक नाही त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य समजत नाही अठरा बुद्धिमान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिव्हेला आमटीची चव कळत त्याप्रमाणे त्याला तत्काळ सत्संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय राहणार नाही एकोणीस अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचे शत्रू असतात कारण ते दुष्कृत्य करतात आणि त्याची कटुफळे त्यांना चाखावी लागतात वीस ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागत तर्मनीट झाले नाही असे समजाव एकवीस जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ आनंदाने भोगता येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले आहे असे समजावे बावीस जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मदासारखे गोड वाटते परंतु ते कर्म जेव्हा पतन होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते तेवीस दुष्कर्म जगतप्रसिद्ध झाले की दुखात ते दुःखात पर्यवसित होते आणि ते करणाऱ्या मूर्खाचे सुदैव नष्ट होते फार काय ते त्याच्या शिरच्छेदही करते चोवीस मूर्खाला खोटी प्रसिद्धी भिक्कूंमध्ये अग्रमान विहारात स्वामित्व लोकांमध्ये सन्मान याची खुशाल हाव धरू द्या 25. केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही त्याचे वय किती होऊ द्या त्याला लोक पोकळौराचा मातारा म्हणूनच म्हणणार सव्वीस जो सत्यवान सद्गुनी कारुणिक संयमी नेमस्त शुद्धाचरणी आणि शहाणा आहे त्यालाच लोक वडील समजतात सत्तावीस कितीही बहुवाशी असला वर्णाने कितीही सुंदर असला तरीही जो मत्सरी कृपण अप्रामाणिक आहे तो सन्मानास पात्र ठरत नाही अठ्ठावीस ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण आहे ज्याच्या दुर्गुणांचे अमूलाग्र उच्चाटन झालेले असते जो दोषमुक्त आणि शहाणा असतो तोच सन्माननीय होई। एकोणतीस जो मनुष्य एखादी गोष्ट हौसेनेत तडीच नेतो जो सत आणि असत यात भेद करतो जो स्वतः पंडित असून इतरांना मार्गदर्शवितो जो स्वतः धर्म रक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो त्याला न्यायी पुरुष म्हणतात तीस फार बोलतो एवढ्यावरूनच कोणीही पंडित ठरत नाही जो क्षमाक्षील आहे जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झाला आहे तोच पंडित होय एकतीस फार बोलतो एवढ्यावरूनच कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही जरी माणसाचे ज्ञान अल्प असले तरी जो धम्माला साक्षात पाहतो जो धम्माची कधीही येळान करीत नाही तोच धम्माचा आधारस्तंभ असतो बत्तीस माणसाला दूरदर्शी शहाना संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी तेहतीस जर माणसाला दूरदृष्टीचा शहाना संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वड राजाप्रमाणे पुढे जातो त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपत एकट्यानेच आक्रमावा चौतीस एकांत करला, परंतु मूर्खाची संगत नको पाप करू नये आणि अगदी थोडक्यात इच्छा ठेवून वनगजाप्रमाणेच एकटेच आपला जीवनपत आक्रमित राहावेस प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत कारण काही असले तरी भोगसामग्री सुखदायक आहे कारण काही असले तरी सत्कर्म हे सुखदायक आहे मरणाची घडीजवळ आली असताना सत्कर्म सुखदायक आहे दुःखाचा त्याग सुखदायक आहे छत्तीस जगात मातेची अवस्था सुखकर आहे पित्याची अवस्था सुखकर आहे श्रमणाची अवस्था सुखकर आहे सदोतीस वार्धक्यातही टिकणारा सद्गुण सुखदायक आहे मुळे खुलवर जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर आहे ज्ञानाजन सुखदायक आहे पापत्याग सुखदायक आहे अडोतीस मूर्खाचा सहवास दीर्घकाळ दुःख देतो शत्रूच्या सोप्तीप्रमाणे मूर्खाची सोबत दुःखदायक आहे ज्ञानार्जन सुखदायक आहे पापत्याग सुखदायक आहे एकोणचाळीस म्हणून माणसाने शहाण्या बुद्धिमान जा जा कर पंडित क्षमाशील कर्तव्यदक्षक श्रेष्ठाच्या मार्गाने जावे ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रांच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सूजनांचे अनुयायी व्हावे चाळीस डाम डौल प्रीती आणि आसक्ती यांच्या उपभोगांची काळ धरू नका ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद येतो एक्केचाळीस आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचा निराश करतो तेव्हा तो शहाणपणाच्या एकाहून एक उंच अशा शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसांना पाहत असतो त्याप्रमाणेच दुखात मग्न असलेल्या जलसंमर्दाकडे दृष्टिक्षेप करीत असतो बेचाळीस अविचारी माणसात विवेकशील निदृष्टांत जागृत असा तो शहाणा मनुष्य दुबळ्यांना मागे सरून पुढे सरत असतो आठ विवेकशील आणि एकाग्र एक प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा सावधान राहत जा आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा 2. हा बौद्ध जीवन मार्ग होय 3. आपण जे काही आहोत तो आपल्या विचाराचा परिणाम आहे ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागले कृती करू लागले तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालू नेते म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्व आहे चार अविचारी बनू नका आपल्या विचारावर लक्ष असू द्या कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळी करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा पाच शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी कारण ते कळायला कठीण अतिशय धूर्त असून जिकडे वाट मेल तिकडे ते सरडासारखे धावत राहतात सुरक्षित विचार हे सौख्य दाते आहेत सहा कशातरी साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात सात ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही आठ माझे मन एकेकाळी वाट मेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते परंतु ज्याप्रमाणे माहूत क्षुब गजाला अंकुशाने वळवीत त्याप्रमाणे मी आत आपल्या मनावर स्वामीत्व गाजवीत आहे नऊ दूरनिवार आणि सहराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे काबू ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे दहा दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे कामबंधनापासून विमुक्त होता, अकरा जर माणसाची श्रद्धा अचूक नसली जर सद्धर्म त्यास अज्ञात असेल आणि जर त्याची मनशक्ती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही बारा एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते तेरा आईबाप आपतेष्टापेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते 9. जागरूकता कळकळ आणि धैर्य अप्रमाद आणि वीर्य 1. शहाणा मनुष्य आपल्या जागरुकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानवजातिकडे पाहत असतो शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे दोन निष्काळजी लोकांमध्ये जागरूक निद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उम्दा घोडा जसा अडेल तटूला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो तीन निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका काम कामभोगापासून दूर राहा जागरूक मनुष्य चिंतनशील दक्षता अप्रमाद अमर आहे अविचार प्रमाद मृत्यूचे पद आहे अप्रमादी हे कधीच मरत नाहीत उलट प्रमादी हे मृतवतच आहेत पाच दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये एकदा ध्येय आताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा सहा सावधान चित्त राहा आळस सोडा सम्यक मार्गाचा अवलंब करा जो या जगात सम्यक दृष्टी मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो सात आळशीपणा म्हणजे अपयश सुस्तपणा म्हणजे अपवित्रता सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी यांच्या सहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा आठ प्रमादात फसू नका विषयोपभोगात आसक्त राहू नका अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा 9. जो अप्रमत्त आणि जागरूक आहे स्मृतिमान आहे सुविचारपूर्वक काय करणारा आहे जो संयमी आहे जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत्त आहे अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते दहा दुःख आणि सुख दान आणि कर्म एक दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे दोन परंतु दारिद्र्य नासाने सुख लाभेलच असे नाही 3. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे चार हा बौद्ध जीवन मार्ग होय पाच क्षुधा हा एक भयंकर रोग आहे सहा आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे सात जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे 8. रुग्णाहित माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे 9. लोभी माणसात आपण आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे नऊ लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे दहा शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते म्हणून वीतराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते अकरा शेत जसे तनाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते बारा शेत जसे तनाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषोपभोगाने नाश पावते म्हणून विषयासक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते तेरा धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे धर्माचे माधुर्य सर्व माधुऱ्या श्रेष्ठ आहे धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे चौदा विजयातून द्वेष उत्पन्न होतो कारण जीत हा दुखी असतो जयापरायजयाची भावना सोडून जो समाधानी वृत्तीत राहतो तो, तो सुखी होतो पंधरा कामासारखा का दुसरा अग्नी नाही द्वेषासारखे चुकीचे निशान नाही शरीरासारखे दुसरे दुःख नाही शांतीसारखे सुख नाही सोळा दुसरे काय अपशब्द बोलतात काय दुष्कृत्य करतात काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले 17. जे विनयशील आहेत जे चित्तशुद्धी वायू म्हणून इच्छितात जे अनासक्त आहेत एकांतप्रियत आहेत ज्यांचे आचरण शुद्ध आहे जे विवेकशील आहेत त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते अठरा तेजस्वी गोड्याला भरधाव धावण्यासाठी चापकाचा फटकारा लागत नाही जगामध्ये त्या तेजस्वी गोड्यासारखे कोणी आहे काय की जो दोषास्पद नाही याला ठपका लावण्याची वेळ पडलेला नाही एकोणीस कोणाशीही कटोरतेने बोलू नका दुसऱ्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल क्रोधयुक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल 20. रथाच्या जा जाकाला जशी जा खीळ त्याप्रमाणेच या जीवनाला स्वातंत्र्य नम्रता सदिच्छा निस्वार्थीपणा आहे एकवीस हा बौद्ध जीवन मार्ग आहे अकरा ढोंग एक खोटे बोलू नये खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे दोन तथागत जसे बोलतात तसे वागतात तथागत जसे वागतात तसे बोलतात ते यथाबाशी तथाकारी आणि यथाकारी तथाभाशी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात तीन हा बौद्ध जीवन आहे बारा सम्यक मार्गानुसरण एक सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका दोन मार्ग विपुल आहेत परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात 3. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही तो बहुजन सुखासाठी आहे 4. तो प्रारंभी मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे 5. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय सहा अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्य चतुष्ट आहे श्रेष्ठ वैषयिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्यालाही पाण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुषोय सात प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे दुसरा नाही याच मार्गाने आग, जा आठ जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल दुःखकंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला नऊ तथागत हे केवळ पथदर्शक आहेत सोन्नतीचा प्रयत्न ज्याने स्वतः त्याने करावायचा असतो दहा सर्वसृष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही अकरा सर्व रूपे अनित्य आहेत जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही बारा जेवा मागे व्हायला पाहिजे तेव्हा जो होत नाही जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही तेरा भाषणात सावध असणे विचारात संयम राखणे कायने कोणतेही पाप न करणे हे काया वाचा मनसा आचारवयाचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देश दिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते चौदा वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा पंधरा शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रिती खुडून काढावी शांतीचा मार्ग जवळ करावा सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे सोळा अधर्माने वागू नका अविचाराने जगू नका दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका सतरा जागेवा सुस्त पडू नका सद्गुणाची कास धरा सद्गुणी इहलोकी सुखी असतात अठरा जोपूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो एकोणीस जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो वीस एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही एकवीस जे सदैव सावधान असतात जे रात्रंजस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी अटोकाट प्रयत्न करीत असतात त्यांचे दुर्विकार आसव शेवटी लोप पावतात बावीस अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दुष्णं लावतात जो फार बोलतो त्याला लोक दुष्णं लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात खरोखर जाला दूषणच लावले जात नाही असं या जगात कोणीच नाही तेवीस ज्याला सदैव दुशन देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुषपूर्वी नव्हता आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही चोवीस वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिबेचा संयम करा मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानही सद्गुणांचा आचार करा पंचवीस अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे प्रमाद मृत्यूचा आहे जे अप्रमादी अमर जे प्रमादी ते मृतवत सदर्म आसधर्म संकर करू नका एक जे खोट खरे खरला खोटे समझता दुर्बुद्धिमू कधी ही सत्यापर्य पोचू शक नहीं दे सत्यात्यत्याला सत्या सत्य समझता दुर्बुद्धिमू कधी ही सत्यापर्य पोचू शकत नहीं तीन जे सत्याला सत्य असत्यात्यून ओ त्यांच्या ठिकाणी सम्यकदृष्टी आहे त्यांना सत्य लाभते 4. घर नीट साकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात प्रवेश करते 5. घर नीट साकारलेले असले की त्यात पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याचप्रमाणे सुसंस्कृत मनात तृष्णाप्रवेश करू शकत नाही सहा उठा प्रमादी राहू नका धर्माच्या शुकवणुकीप्रमाणे वागत रहा जो त्याप्रमाणे वागतो तो इह लोकी आणि तर सर्व लोकी सुखी होतो सात सन्मार्गाचा अवलंब करा कुमार्गाचा अवलंब करू नका सनमार्गाने जाणारे लोक इह लोकी आणि तर सर्व सुखी होतात